पुस्तक फुलाचा प्रयोग व सोरामिरुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या विद्यापाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण पाचवे प्रेमाचा सल्ला उघड डोळे सैतान म्हणाला माधोने डोळे उघडले कोठे आले हो ते ते? ते ते ते ते होते तेथे एक मोठा दिवानखाना होता तेथे खाणेपिणे चालले होते मोठी मेजवानी होती कोणी लाडू खात होते कोणी जिलेबी खात होते कोणी चिवड्यावर हात मारला तर कोणी भजानवर खुश होते कोणी फळांचे बोगते होते ते द्राक्षांच्या गडांवर तुटून पडत होते काईंना संत्री मोसंबी आवडली हे काय एकदम अंदाज झाला सेतानाने गम्मत केली दिवे विजले लोक एकमेकांच्या हातातील ओडू लागले कोणाला काही दिसेना द्राक्षे ओढायला जात तो कोणाच्या तोंडाला हात लागे फजिती झाली पुन्हा प्रकाश पडला सारे हसू लागले पुन्हा खाण्यावर घसरले आता कोणी मद्याकडे वळले दारूचे पहिले रिकामे होऊ लागले दारू पिऊन प्रेमाला भरती आली एकमेकांच्या गळ्यात पडू लागले तू अगदी माझा अगदी माझा असे म्हणू लागले परंतु प्रेमातून कलह जन्मला मारामारी सुरू झाली चप्पल वक पायातली देईनेक ठेवून बदमाश माझे घेतो असे शब्द सुरू झाले परंतु शेवटी भान नाहीचे झाले सारे घिरी येऊन पडले किळसवाना प्रकार अरे खा ते नुसतं बघत काय उभारायला आस सैतान म्हणाला मला नाही खाण्यात मौज वाटत का नुसते खात बसायचे हे पा कसे लोळत पडले आहेत मी का लोळू छे मला दुसरीकडे ने हिसारी डुकरे आहेत खाण्यासाठी आपापलेली माधव निराळा आहे ह ने दुसरीकडे माधव चिडून म्हणाला मीठ डोळे मीठ डोळे सैतान म्हणाला माधवने डोळे म्हटले हवेतून दोघे जात होते सैतानाने डोळे उघडायला सांगितले तो कोण दिसले समोर पिशाचचे लोकी ते आले होते जखिनी डाकीनी समंद भूते सर्वांची तेथे ते ते गर्दी होती अकराळ विक्राळ भेसूर रुपे डाकिनींचे केस सोडलेले होते कड कड कड कड दात खात त्या डाकीनी आल्या त्यांची नखे म्हणजे जणू सुया त्यांनी मादोला मिठी मारली हे काय बोचल्या सुया सोडा मला मला मारू नका खाऊ नका मादो म्हणाला दूर उभ्या राहा सैतानाने आज्ञा केली आम्ही तुम्हाला आलिंगन देतो होतो तुम्हाला भेटत होतो असे घाबरलात काय त्या डाकीनी विकट असून म्हणाल्या हे पा हे पाहुणे दमले आहेत त्यांना एक पेलावर ते घेऊन पे या जा सैतान म्हणाला माधो सर्वत्र पाहत होता कोणी भूते हिरकुटासारखी बारीक परंतु उंच उंच होती पेटलेल्या उदबत्तीसारखी ती दिसत डोळे लाल लाल कोणी पिशाचे विष्टा कात होती तर कोणी चिकलात लोळत होती कोणी नाचत होती तर कोणी घोरत होती माधवला वीट आला ते पाहून इतक्यात एक डाकीन पेयाचा पेला घेऊन आली तो पेला मात्र सुंदर दिसत होता जणू सूर्यकिरणांचा तो बनलेला होता त्या स्वच्छ शुभ्र पेल्यात ते पेये फारच खुलत होते ते पेये उसळत होते सुवास सुटला होता हा गे पेला पी आणखी लागले तरी आनू? सैतान म्हणाला पिऊ धोका तर नाही ना माधवाने विचारले मी तुझा सेवक आहे मी कसा फसवीन निशंगपणे पेला रिकामा कर मधूर सुंदर रस देवांनाही हा दुष्प्राप्य आहे माधोने पेला हाती घेतला भूते नाचू लागली गाऊ लागली भूतेरी वाद्ये वाजू लागली पाहुण्यांचे स्वागत होत होते माधव साशंक होता पी भल्या माणसा पी भित्रेपणा तुला शोभत नाही मी भित्रा नाही हा बघ माधवाने पेला रिकामा केला भूते निघून गेली माधवाची चर्या आनंदी झाली तो रंगेल दिसू लागला जरू आसरे फुलपाखरू सैताना चल लवकर कुठेतरी गमतीच्या ठिकाणी ने माधव म्हणाला मग डोळे मिठ डोळे सैतान हसून म्हणाला त्याने डोळे मिटले कोठेतरी ते जात होते उघड डोळे सैतान म्हणाला माधवाने डोळे उघडले ते मर्त्य लोकीच्या एका शहरात उतरले होते